मत्तय अध्याय सव्वीस येशूने या सर्व बोध कथा सांगण्याचे संपिल्यानंतर तो त्याच्या शिष्यानं म्हणाला परवा वलांडनाचा सण आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वध्वस्तंभावर खेळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील प्रमुख याचकाच्या घरी जमले प्रमुख याचकाचे नाव कैफा होते सभेत त्यांनी धूर्तपणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याचा कट केला तरीही ते म्हणत होते वलांडन सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही कारण लोकांमध्ये दंगा होईल येशू बेथानीमध्ये होता तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता येशू तेथे ते असताना एक बाई त्याच्याकडे आली उंची अत्तराने भरलेली आलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले तेव्हा त्यांना राग आला शिष्य विचारू लागले या अतराचा असा नाश का व्हावा ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोर गरिबांना देता आले असते येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते त्याने त्यांना विचारले तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहात तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे गरीब लोक तुमच्या बरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्या बरोबर नेहमी असणार नाही या बाईने माझ्या शरीरावर हे आत्र ओतले मला पुरण्याच्या वेळेची तयारी तिने केली मी तुम्हाला खरे सांगतो सर्व जगातील लोकांना सुवार्था सांगितली जाईल आणि जेथे सुवार्था सांगण्यात तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल बारा शिष्यांपैकी एक येऊदा हिस्कार मुख्य याचकांकडे गेला येहुदा म्हणाला मी येशू ला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली तेव्हापासून येहुदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले ते म्हणाले वलांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत वलांड सणाचे जेवण कुठे करावे अशी तुमची इच्छा आहे येशू म्हणाला ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे तुझा घरी मी माझ्या शिष्यांसह वलांढन सण साजरा करणार आहे येशुने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्याने केले आणि त्यांनी वलांढन सणाचे तयार केले संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला जेवण करीत असता येशू म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो तुमच्यापैकी एक जन माझा विश्वास घात करीन ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जन त्याला विचारू लागला तो मी नाही ना प्रभो मग येशू ने उत्तर दिले जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करीन जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र हो शास्त्रात लिहिले आहे तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दुःख वाटते तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरेच झाले असते मग येऊदा जो त्याचा विश्वासघात करणार होता तो येशू वळून म्हणाला तो मी आहे का गुरुजी येशू त्याला म्हणाला तू म्हणालास तसेच आहे म्हणजे होय तो तूच आहेस ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली तो म्हणाला हे घ्या आणि खा हे माझे शरीर आहे नंतर येशुने द्राक्षरसाचा प्याला घेतला त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला येशू म्हणाला तुम्ही सर्वांनी यातील प्यावे कारण हे माझे रक्त आहे हे नवा करार प्रस्थापित करते ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी मी तुम्हाला सांगतो माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षरस पिणार नाही मग त्यांनी वलांडानाचे गीत गायले नंतर ते जैतुनाचा डोंगरावर निघून गेले येशूने सांगितले आज रात्रीत तुमच्या मनात माझ्याविषयी शंका कुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे मी मेंढपाळाचा में वध करीन कळपातील मेंढरांची दाना दान होईल पण मी मरणातून उठल्यानंतर तुमच्या अगोदर गालीला जाईन उत्तर देताना पेत्र म्हणाला इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधी होणार नाही त्याला म्हणाला मी तुला खरे सांगतो तू मला ओळखत नाही असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा म्हणशील पित्र म्हणाला तुम्हाला ओळखीत नाही असे मी कधी म्हणणार नाही मग मला तुमच्या बरोबर मरावे लागले तरी हरकत नाही आणि इतर शिष्य सुद्धा असेच म्हणाले नंतर गेशे माने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला येशू त्यांना म्हणाला मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा येशू पेत्र आणि दोन जग्दीचे पुत्र यांना आपल्या यायला सांगितले यानंतर येशू मनातून फार दुःखी व व्याकुळ होऊ लागला येशू पेत्राला व जप्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला माझे दुःख मला इतके झाले आहे की ते मला मारून टाकील येथे थांबा व माझ्या बरोबर जागे रहा, तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओढवून प्रार्थना करू लागला हे माझ्या पित्या शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्या जाऊ दे तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी ते गेले आहेत असे त्याला आढळले येशुपेत्राला म्हणाला लोकांना माझ्या बरोबर एखादा आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा यासाठी की तुम्ही मोहात पडू नये जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करू इच्छितो पण तुमचे शरीर आशक्त आहे नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला हे माझ्या पित्या जर दुःखाचा हा प्याला पिणे मला आठ आहे तर तुझी इच्छा असेल तसे हो नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले यानंतर येशू परत शिष्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला तुम्ही अजून झोप आणि विश्रांतीच घेत आहात का ऐका मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे उठा आपल्याला निघालेच पाहिजे हा पहा मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो येहुदा तो तेथे आला त्याच्या ते बरोबर बरेच लोक होते मुख्य याजक लोकांचे वडील जण यांनी त्यांना पाठविले होते ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते येशू ला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा येहुदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती येहुदा म्हणाला ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय त्याला तुम्ही धरा मग येहुदा येशू गेला आणि म्हणाला गुरुजी आणि येहुदा ने चुंबन घेतले येशू त्याला म्हणाला मित्रा जे करण्यास आला ते कर मग ते येशू आले त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले हे झाल्यावर येशू असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली त्याने प्रमुख याचकाच्या नोकराचा कान कापला येशू त्या मनुष्याला म्हणाला तू आपली तलवार माण्यात ठेव जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठविल हे तुम्हाला कळत नाही काय परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला जसा मी कोणी गुन्हेगार आहे अशा रीतीने तुम्ही तलवार व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की संदेश जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले त्या लोकांनी येशूला धरले त्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्या घरी नेले तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजण एकत्र जमले होते पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकऱ्यांसोबत बसला येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व येहूदी सभा त्याच्या विरुद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले पुष्कळ लोक पुढे आले आणि येशू विरुद्ध साक्ष देऊ लागले परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहुदी सभेला सापडे शेवटी दोन माणसे पुढे आली ती म्हणू लागली हा मनुष्य असे म्हणाला की देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत तुझ्याविरुद्ध जे आरोप आहेत त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का हे सर्व खरे सांगत आहेत काय पण येशूने काहीच उत्तर दिले नाही परत एकदा प्रमुख या जग येशूला म्हणाला जिवंत देवाच्या नावाची शपथ मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय येशू त्यांना म्हणाला होय मी आहे जसे तू म्हणालास तरी मी तुम्हाला सांगतो यापुढे मनुष्याचा पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल जेव्हा प्रमुख याचकाने हे ऐकले तेव्हा तो फार संतापला आपले कपडे फाडून तो म्हणाला याने देवाविरुद्ध दुर्भाषण केले आहे आम्हाला आणखी साक्षीदाराची गरज राहिली नाही याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले तुम्हाला काय वाटते येहूद्यांनी उत्तर दिले तो अपराधी आहे आणि त्याला नेलेच पाहिजे तेव्हा ते त्याच्यावर थुंकले त्यांनी त्याला मारले दुसऱ्यांनी चपराका मारल्या ते म्हणाले ख्रेस्ता आमच्यासाठी भविष्य सांग त्याला कोणी मारले यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता प्रमुख याचकाच्या दासींपैकी एक दासी पेत्राकडे आली ती म्हणाली तू सुद्धा गायीच्या ईशी बरोबर होतास पण पेत्राने सर्वांसमोर ना ते नाकारले तो म्हणाला तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही मग तो अंगणातून निघून फाटका पाशी गेला फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले, ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली नासरेकर येशू बरोबर हा होता पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारताना म्हणाला मी त्याला ओळखत नाही का काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस हे आम्हाला माहित आहे तुझ्या बोलण्यावरून हे आम्हाला स्पष्ट दिसून येते मग तो स्वतःला चाप देऊ लागला तो जोराने म्हणाला मी देवास शपथ सांगतो येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहित नाही पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकाशी यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दुःखातिशयाने रडला